प्रकरण चौथे अटक त्या उदार पुरुषाचे मूळचे नाव वालजी वालजीवरती सायंकाळ होऊन गेली होती त्याने आवरावर केली उरले सुरले काम आटोपले त्याने अंगात एक विशेष जाकेट घातले त्यावरून आणखी एक अंगरखा घातला त्यावरून आणखी एक जाड लांब पोट घातला त्याला दवाखान्यात जाऊन त्या अभागिरीची भेट घ्यायची इच्छा होती तिची मुलगी आणण्याचे त्याने कबूल केले होते परंतु अधिकारी समोर त्या दिवशी तो खटला चालला होता त्या पोलिस अधिकाऱ्याने त्याच वेळेस वालजीला ओळखले होते घसरणाऱ्या मालाच्या गाडीला एका खांद्याने वर उचलणारा असा शक्तिमान दुसरा कोण असणार वालजीच्या शक्तीच्या कथा पोलिसात पसरलेल्या होत्या त्याचे फोटोही होते, होते। त्याच वेळेस त्या पोलिस अधिकाऱ्याने वालजी नाही वालजी नगराध्यक्ष होता तो उदार म्हणून सारे लोक त्याला देवाप्रमाणे त्याला एकदम अटक करण्याने दंगा झाला असता त्या पोलिस अधिकाऱ्याने अधिक पोलीस मागवून घेतले आणि आता तर हा वालजी ही शंकाच नव्हती ते दुसरे पोलीसही इकडे आले वालजीच्या शहरात आज जिकडे तिकडे पोलीस होते चव्हाट्यावर नाक्या नाक्यावर पोलीस खडे होते वालजीच्याकडे जावायचा व तिला वंदन करून तिचा आशीर्वाद घेऊन यायचा तो लपत छपत तिच्याकडे गेला भाईजी मला तुमच्याकडे थोडा वेळ लपू दे तो म्हणाला त्या खाटेखाली राहा ती म्हणाली कोणी चौकशीसाठी आले तर इथं नाही असं सांगा त्याने विनविले आता रात्र बरीच झाली घराला घरालाडा पडला सर्वत्र पोलीस उभे होते तो पोलीस अधिकारी वर गेला परंतु वालजी नाही कोठे गेला वालजी त्याने का पुन्हा हातावर तुरी दिल्या आज बारा वर्ष त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता आपण प्रथम वर कळवेले हा नगराध्यक्ष वालजी आहे नंतर कोर्टात ती गोष्ट जाहीर झाली आपल्या हुशारी बद्दल आपण बडकी मिळेल असे त्या नवीन पोलीस अधिकाऱ्यास वाटत होते परंतु, परंतु वाजीचा पत्ता नाही त्या सं माहिती दिली बस तिथेच असेल तो पोलीस अधिकारी आनंदाने म्हणाला पोलीस अधिकारी त्या संन्यासिनीच्या घरी आला संन्यासिनी तेथे ध्यानस्थ बसली होती दारावर टकटक आवाज आला दारू सन्यासिनी ने उठले तिने प्रश्न केला, आहेत आहेत आहेत, का, ते नगराध्य संयासिनी शब्दा विश्वास मी जो झड़ती घर नहीं प्रणाम तो पोलिस अधिकारी गलजी खटे खरु बा त्याने संन्यासिनीचे आभार मानले साऱ्या जन्मात आज बोलले ती म्हणाली देव रागवणार नाही तो म्हणाला वालजी हळूच बाहेर पडला तो बोळातून अंधारातून लपतछपत सावधपणे जरा कमी होता पोलिसांनी गावाबाहेर जाणारे रस्ते रोखून धरले वालजी दवाखण्यात आला रात्रीचे बारा वाजून गेले असतील मध्यरात्री नगराध्यक्ष आले हे पाहून दाया नोकर चाकर चपापले ती स्त्री कशी आहे त्याने विचारले तिची आशा नाही माझी मुलगी माझी मुलगी एवढच ती म्हणते घटका दोन गटकांची ती सोपती नाही मुख्यताई म्हणाली कुठं आहे ती या बाजूला वालजी लिलीच्या आईजवळ गेला तो तिच्या जवळ बसला तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले लिलीला आणलं कुठं आहे ती तिने क्षीण स्वरात विचारले मला जायला झालं नाही आणीन हो तो म्हणाला आणीन आणलं नाहीत ना आता का मी जगणार आहे ती येईपर्यंत जाऊ दे, देव आहे हैीले देव हो तुला असे हाथले तिने लगे डोले फिर लिली होते लिलीमला सदगति लीली ई तुम्हारा मुली सामा करीन तुम्हें सुखाने स्वर्गत जा तुम्हारा आत्म्या शांति मिलो मी शक्य लिली करीन तिच्या सुखासाठी प्राणही फेकेल त्याला तिथे थांबण्याची आवश्यकता नव्हती त्या अभागिनीच्या प्रेताच्या व्यवस्थेसाठी त्यांनी पैसे दिले तो निघून तेथून गेला।, गेला तो तो पोलीस चौकीवर गेला सारे स्तब्ध राहिले मला ना आहे हा मी आलो आहे पकडा म्हणा तो म्हणाला पोलीस अधिकारी तेथे आला वालजीला पकडण्यात आले जड शृंखला त्याच्या हातापायात घालण्यात आल्या उतरांचा राना अनाथांचा आधार पुन्हा एक चोर झाला